पुस्तक शूद्रपूर्वी कोण होते लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्यापाटील प्रकरण आठवे वर्णांची संख्या 3 की 4. हिंदूंच्या सर्व वर्गातील लोक ज्याप्रमाणे युरोपियन ग्रंथकार असे सर्रासपणे माणीत आले आहेत की हिंदी आर्य समाजात अगदी प्रथमपासून चार वर्ण होते शूद्र हे क्षत्रिय होते हा सिद्धांत मागील प्रकरणात मांडला आहे तो सिद्धांत जर मान्य केला तर असा निष्कर्ष काढावा लागतो की चार वर्णाबद्दलचे प्रमेये चुकीचे ठरते कारण हिंदी आर्य समाजात एकेकाळी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य असे फक्त तीन वर्ण अस्तित्वात होते हा प्रश्न मी यशस्वीरितीने सोडवून दाखविला नाही तर शूद्र हे क्षत्रिय होते हा जो मी सिद्धांत मांडला आहे तो मी निःसंशयपणे सिद्ध केला आहे असे म्हणता येणार नाही म्हणून फक्त तीन वर्ण अस्तित्वात होते हा सिद्धांत स्पष्ट करणे आवश्यक आहे याची मला पुरी जाणीव आहे क्षूद्र हे क्षत्रिय होते हा सिद्धांत मांडून मी एक नवे संकट उत्पन्न केले आहे कारण त्या सिद्धांताच्या जो यावर मी मुख्य प्रश्न सोडविण्याची अनुकूल परिस्थिती उत्पन्न केली खरी पण त्या सिद्धांतामुळे वर्ण तीन होते की चार होते असा वर्णाबद्दलचा एक नवा प्रश्न उपस्थित होता ही सारी घटना दुर्दैवाची वाटते तरीपण सुदैवाने अशी एक गोष्ट आहे की हिंदी आर्य समाजात फक्त तीन वर्ण अस्तित्वात होते हे सिद्ध करण्यात भरभक्कम व मुद्देसूद पुरावा उपलब्ध आहे याबाबतीत मला विश्वसनीय वाटणारा पहिला पुरावा खुद्द ऋग्वेदात सापडतो ऋग्वेदाच्या काळात वर्णव्यवस्था अस्तित्वात नव्हती असे काही विद्वानांचे म्हणणे आह ऋग्वेद लिहून झाल्यानंतर पुष्कळ काळाने ऋग्वेदात पुरुषसुक्त घुसडण्यात आल या मतावर सदर विद्वानांची खरी भिस्त असल्यामुळे वर्णव्यवस्था अस्तित्वात नव्हती अस त्यांनी आपले आहा पुरुषसुक्त हृग्वेदात बऱ्याच काळानंतर घुसडण्यात आल हि मत जरी मान्य केल तरी ऋग्वेदाच्या काळात वर्णव्यवस्था नव्हती हे मत मुळातच ऋग्वेदाच्या मजकुराशी पूर्णपणे विसंगत आहे कारण पुरुषसूक्ताचा विचार क्षंभर बाजूला सोडून जर ऋग्वेदाकडे आपण दृष्टी फेकली तर ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य यांच्याबद्दल एकदा नव्हे तर अनेकदा ऋग्वेदातून उल्लेख आला आहे असं आपल्याला दिसून येईल ब्राह्मण हा एक निराळा वर्ण आहे अशा अर्थाने ब्राह्मण हा शब्द ऋग्वेदात पंधरा वेळा वापरला आहे क्षत्रिय हा एक निराळा वर्ण आहे या अर्थाने क्षत्रिय हा शब्द ऋग्वेदात नऊ वेळा वापरलेला आढळतो हे विशेष महत्वाचे आहे शूद्र हा जर निराळा वर्ण अस्तित्वात असता तर त्याचा उल्लेख करण्यात ऋग्वेदाला कोणतीही आडकाटी नव्हती या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ऋग्वेदाच्या काळात वर्णव्यवस्था अस्तित्वात नव्हती हा तो निष्कर्ष नव्हे तर त्या फक्त तीन वर्ण होते आणि शूद्राला चौथा वर्ण म्हणून त्या काळी समजण्यात येत नसे असा तो खरा निष्कर्ष काढता येईल मला या वाढणारा दुसरा पुरावा शतपथ ब्राह्मण व तैतरीय ब्राह्मण या दोन ब्राह्मण ग्रंथात सापडतो फक्त तीन वर्षांची उत्पत्ती कशी झाली याची माहिती या दोन ग्रंथात सापडत शूद्र हा चौथा वर्ण कसा उत्पन्न झाला याची माहिती त्या ग्रंथात नाही शतपथ ब्राह्मणात खालीलप्रमाण म्हटल आह एक, एक चार अकरा भू असा उद्गार काढून प्रजापतीन पृथ्वी उत्पन्न कली भूव असा उद्गार काढून त्यान हवा उत्पन्न क्लि स्व असा उद्गार काढून त्याने आकाश निर्माण केले ही सृष्टी म्हणजे वर सांगितलेले जग होय या सर्वांबरोबर अग्नि ठेवण्यात येतो भ्रू असे म्हणून प्रजापतीने ब्राह्मण उत्पन्न केला भूअ म्हणून क्षत्रिय उत्पन्न केला आणि स्व म्हणून त्याने वीस उत्पन्न केला या सर्वांबरोबर अग्नी ठेवण्यात आला भू म्हणून प्रजापतीने स्वतःला के उत्पन्न केले भूअ म्हणून त्याने संतती उत्पन्न केली स्व म्हणून त्याने जनावरे उत्पन्न केली हे जग प्रजापती संतती व जनावरे यांचे मिळून झाले आहे या सर्वांबरोबर अग्नि ठेवण्यात आला तैत्तरीय ब्राह्मणात खालीलप्रमाणे म्हटले आहे तीन बारा नऊ दोन हे सर्व जग ब्रम्हदेवाने उत्पन्न केले आहे वैश्य वर्गाला, रुक्ष लोकापासून उत्पन्न केले असे लोक म्हणतात यजुर्वेद हे आहे व त्यातून क्षत्रियला निर्माण केले असे ते म्हणतात ब्राह्मणांचे उत्पत्तीस्थान तोच वेध होय प्राचीन काळच्या लोकांनी ही गोष्ट प्राचीन काळच्या लोकांनी सांगितली हा घ्या माझा पुरावा ऋग्वेदापासून काढले सार आणि ब्राह्मण ग्रंथापासून घेतलेली उतारे यांना एकत्र करून माझा पुरावा तयार झाला आहे येथे स्पष्ट केल पाहिजे की ब्राह्मण ग्रंथ हे वेदा इतकेच प्रमाणभूत ग्रंथ समजले जातात ऋग्वेद शतपथ ब्राह्मण व तैत्तरीय ब्राह्मण याद असे स्पष्ट व स्वच्छ म्हटले आहे की फक्त तीन वर्ण अस्तित्वात होते शुद्र हा निराळा व स्वतंत्र उत्पन्न झाला नव्हता आणि त्याला चौथा वर्ण म्हणून समजाव ही कल्पनासुद्धा कोणाला नव्हती असे या तीन ग्रंथावरून स्पष्ट होते प्रथमता तीन वर्ण अस्तित्वात होते आणि शूद्र हा दुसऱ्या वर्णाचा केवळ वर एक भाग होता असे जे माझे म्हणणे आहे त्याला मी वर मांडलेल्या पुराव्याशिवाय दुसरा उत्तम पुरावा कुठे सापडणे शक्य वाटत नाही दोन माझ्या मंडला टेकू देणारा पुरावा कोणत्या प्रकारचा आहे हे मी वर स्पष्ट केले आहे याबाबतीत विरुद्ध पुरावा काय आहे ते पाह्या प्रथमपासून चार वर्ण अस्तित्वात होते असे ऋगवेधातील पुरुषसुक्तात म्हटले आहे मी मानलेला पुरावा व पुरुषसुक्ताचा पुरावा यापैकी कोणता पुरावाबरोबर आहे व ग्राह्य समजावा व वर्ण तीन होते की चार होते हा प्रश्न कसा सोडवावा हे आता पाहू मीमांसत् नियम लागू करून हा प्रश्न सोडविता येणार नाही मीमांस नियमांच्या आधारे जर आपण या प्रश्नाकडे पाहू लागलो तर वर्ण अस्तित्वात होत हे पुरुषसुक्ताच म्हणण व तीन वर्ण अस्तित्वात होते हे शतपथ ब्राह्मण व तैत्तरीय ब्राह्मण यांचे म्हणणं ही दोन्ही खरी धरावी लागतील अशी ही चमत्कारिक परिस्थिती आहे काळ वेळ सचोटीची दृष्टी इत्यादी गोष्टींवर भर देऊन आपणाला हा प्रश्न ऐतिहासिक दृष्टीने सोडवावा लागल येथे विचार करण्यासारखा प्रमुख प्रश्न असा उत्पन्न होतो की पुरुषसुक्त मूळशा ऋग्वेदात घुसडून दिलेला भाग आहे की काय ऋग्वेदातील एकंदर भाषा व पुरुषसुक्ताची भाषा यातील फरक लक्षात घेतला तर सुक्त ऋग्वेदात घुसडलेला भाग आहे असं वाटतं सुक्त हे बरेच अलीकडचे रलेले असावे असे सर्व विद्वानांचे मत आहे याबाबतीत कोलब्रुक खालीलप्रमाणे म्हणतो ते वैशिष्ट्यपूर्ण असलेले स्तवन पुरुष सुक्त भाषा वृत्त व शैली या दृष्टीने ते ज्या इतर प्रार्थनामय भागांशी संलग्न झाले आहे त्या भागापासून फार निराळ्या स्वरुपाचे आहे त्याचा सारा नूर आधुनिक पद्धतीचा आहे हे नक्की संस्कृत भाषेची चांगली वाढ झाल्यानंतर आणि त्या भाषेचे व्याकरण व नाद माधुर्य ही उत्कर्ष बिंदूला पोहोचली त्यानंतर ते स्तवन रचल्या आले असावे संस्कृत भाषा जेव्हा वन्य व गावटी होती तेव्हा वेदातील असंख्य स्तवणे व प्रार्थना त्या भाषेत असल्या गेल्या ती भाषा सुधारत शेवटी ती अत्यंत मनोवेदक भाषेत नादमधूर झाली तेव्हा अशा सुधारलेल्या व पवित्र व इतर पौराणिक कविता रचल्या गेल्या ती भाषा इतकी समृद्ध व उन्नत झाल्यानंतर जे वेद आजच्या स्थितीत दिसतात त्या स्थितीत त्यांची जुळणी करण्यात आली पुरुष सुक्ताचे अंतरंग पाहिले तर वरील परिस्थिती खरी आहे असे वाटू लागते या याबाबतीत प्रोफेसर मॅक्स मुलर यांचे मत खालीलप्रमाणे होते उदाहरणार्थ दाव्या मंडलातील नवदावी ऋचा नाद माधुरीय व एकंदर स्वरूप यांच्या दृष्टीने आधुनिक आहे याबद्दल थोडासा सुद्धा संशय नाही तीत यज्ञ समारंभाबद्दलचे खूप उल्लेख आहेत तीत तत्वज्ञानविषयक परिभाषक शब्द वापरले आहेत तीत वसंत ग्रीष्म शरद अशा क्रमाणे ऋतूंचा नामनिर्देश केला आहे चार जातींचे मोजमाप जात केले आहे असा ऋग्वेदात तेवढा एकच भाग आहे भाषा लक्षात घेतली तर तीवरून असे नक्की वाटते की ती रुचा ग्रीष्म म्हणजे उन्हाळा या ऋतूचा नामनिर्देश केला आहे या ऋतूचा नामनिर्देश ऋग्वेदाच्या कोणत्याही ऋच्यात आढळून नाही हा शब्द ऋग्वेदात पुन्हा एका ठिकाणी आढळतो ते ठिकाण म्हणजे दहा एकशे एकसष्ट ऋचात शरद हे व वसंत अशाक्रमाणे ऋतूंचा नामनिर्देश केला आहे या याबाबतीत प्रोफेसर वेबर यांचे मत खालीलप्रमाणे आहे। पुरुष सुक्त ही ऋग्वेदातील एक ऋचा मानली जाते पुरुषसुक्ता सांगितलेल्या गोष्टी लक्षात घेतल्या तर असे स्पष्ट कळून येते की ऋग्वेदात जे भाग घुसडून देण्यात आले आहेत त्यापैकी तो एक भाग होई पुरुषसुक्तात जे श्लोक आहेत त्यातील एकही श्लोक सामसंहितेन आपल्यात घेतला नाही ही, ही बरीच महत्वाची गोष्ट आहे नैग्यय म्हणून जो पंत आहे त्यातील लोकांनी सुक्तातील पहिल्या आर्चिकामधील सातव्या प्रफाटकातील पहिले पाच श्लोक निवडून काढलेले आहेत ते आधुनिक काळीत रसलेले श्लोक आहेत असे त्यांचे मत आहे त्यांची पक्की खात्री नाही तीन पुरुषसुक्त हे फार प्राचीन काळी रसले गेले की अगदी अलीकडच्या काळात रसले गेले हे सिद्ध करण्याचा एक मार्ग वर सांगितलेला आहे याला दुसरा एक मार्ग आहे तो आपण आता पाहूया वेदाच्या ज्या अनेक संहिता आहेत त्यातील किती संहितानी पुरुषसुक्ताचा अंगीकार केला आहे हे शोधून काढणे जरूर आहे निरनिराळे वेध व संहिता यांचे याबाबतीत परीक्षण केल्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे परिस्थिती आढळून येत साम वद्ने पुरुषसुक्ताच्या श्लोकांपैकी फक्त पाच श्लोक आल्या अंतर्गत क्लिआहे शुक्ल वद्कड़ पाहिले तर असे दिसून येते की वाजसनि संहितेत पुरुषसुक्ताचा समावेश करण्यात आला आहे तरीपण साम वदातील पुरुषसोक्ताचा समावेश आणि त्याचा शुक्ल यजुर्वेदातील समावेश यांच्यात मोठा फरक आहे पुरुषसुक्त ऋग्वदात जसं सापडत तशा स्थितीत त्याचे सोळा श्लोक आहेत परंतु वाजसनेयी संहितेत जे पुरुषसुक्त आह त्यांचे बावीस लोक आहेत कृष्णयजुर्वेदाच्या फक्त तीन संहिता सध्या उपलब्ध आहेत त्यात म्हणजे तैत्तरीय कथक व मैत्री यांनी यापैकी एकाही संहितेनिपुरुषसुक्ताला आपल्या अंतर्गत करून घेतवद्च्या पुरुषसुक्ताचा काहीना बरोबर उतारा आपल्या अंतर्गत करणारा सर्व वद्ात कोणता वद् असेल तर तो अथर्व होय निरनिराळ्या वेदात जे पुरुषसुक्त आढळत त्याचा मजकूर एका स्वरुपाचा नाही वाजसनेई संहितेतील सुतात सहा श्लोक जास्त आढळतात ते त्या संहितेचे ऋग्वेद सामवेद व अथर्ववेद यातील सुक्ताचा जो मजकूर आहे त्या वेद, वेद, ते सहा श्लोक आढळत नाहीत ऋग्वेदातील सोळाव्या श्लोकासंबंधी आणखी एक फरक दिसून येतो हा श्लोक अथर्ववेद सामवेद किंवा यजुर्वेद यापैकी कोणत्याही वेदात सापडत नाही बाकीचे पंधरा श्लोक तिन्ही वेदात सापडतात परंतु त्याचा मजकूर एकाच प्रकारचा नाही एवढेच नव्हे तर ते श्लोक तिन्ही सारख्या क्रमाने आले नाहीत हे खालील कोष्टकावरून कळून येईल यजुर्वेद एक ऋग्वेद एक, साम वेद, एक। वेद वेद साम, वेद वेद वेद साम वेद तीन अथर्ववेद एक यजुर्वेद दोन ऋग्वेद दोन सामवेद पाच अथर्ववेद चार यजुर्वेद 3 ऋग्वेद तीन सामवेद तीन अथर्ववेद तीन यजुर्वेद चार ऋग्वेद चार साम वेद चार अथर्ववेद दोन यजुर्वेद ऋग्वेद पाच सामवेद सात अथर्ववेद नऊ यजुर्वेद सहा ऋग्वेद आठ सामवेद शून्य अथर्ववेद दहा यजुर्वेद सात ऋग्वेद नऊ सामवेद शून्य अथर्ववेद अकरा यजुर्वेद आठ ऋग्वेद दहा सामवेद शून्य अथर्ववेद चौदा यजुर्वेद नऊ ऋग्वेद सात सामवेद शून्य अथर्ववेद तेरा यजुर्वेद दहा ऋग्वेद अकरा सामवेद शून्य अथर्ववेद बारा यजुर्वेद अकरा ऋग्वेद बारा सामवेद शून्य अथर्ववेद पाच यजुर्वेद बारा ऋग्वेद बारा सामवेद शून्य अथर्ववेद पाच यजुर्वेद तेरा ऋग्वेद चौदा सामवेद शून्य अथर्ववेद सात यजुर्वेद चौदा ऋग्वेद सहा सामवेद शून्य अथर्ववेद आठ यजुर्वेद पंधरा ऋग्वेद पंधरा सामवेद शून्य अथर्ववेद पंधरा यजुर्वेद सोळा ऋग्वेद सोळा साम वेद शून्य अथर्ववेद सोळा यजुर्वेद सतरा ऋग्वेद शून्य सामवेद शून्य अथर्ववेद शून्य यजुर्वेद अठरा ऋग्वेद शून्य सामवेद शून्य अथर्ववेद शून्य यजुर्वेद एकोणीस ऋग्वेद शून्य साम वेद शून्य अथर्ववेद शून्य यजुर्वेद वीस ऋग्वेद शून्य साम वेद शून्य अथरोवेद शून्य यजुर्वेद एकवीस ऋग्वेद शून्य सामवेद शून्य अथरोवेद शून्य हे श्लोक मिळत नाहीत हे श्लोक स नाहीत पुरुषसुक्त जर जुन्या काळी रचले होते आणि त्याला जर परंपरेने पावित्र्य प्राप्त झाले होते तर स्वतःच्या अंतरंगात त्याला प्रविष्ट करून घेताना त्याला मूळ स्वरुपात न ठेवता वाटेल तसे त्यात फिरबदल करण्याचे धारिष्ट इतर वेदांना कसे झाले त्याचे मूळचे स्वरूप बदलून व त्यात छाटाछाटी करून त्याला इतर वेदांनी निरनिराळी स्वरूपे दिली आहेत असे करण्याचे धैर्य त्यांना कसे झाले असावे वरील कोष्टकाकडे पाहिले तर असले प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात निरनिराळ्या वेदातील श्लोकात पुरुषसुक्ताला जी स्थळे देण्यात आली आहे तीही ती पाहणे फार महत्वाची आहे ऋग्वेदाच्या संकीर्ण भागात त्याला स्थळे दिली आहे अथर्व पुरवणी दाखल म्हणून जो भाग आहे त्यात त्याला स्थान आहे पुरुषसुक्त हा ऋग्वेदातील भाग जर फार प्राचीनकाळी रचण्यात आला असता तर त्याला वेदातील असल्या महत्व नसलेल्या ठिकाणी का घालण्यात आले असावे एक कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तरीय कथक व मैत्रायनी संहिता यांच्यात पुरुषसुक्त घसडून दिले नाही यावरून असा निष्कर्ष निघतो की उपरी निर्दिष्ट ग्रंथ लिहून तयार झाल्यानंतर पुरुषसुक्त ऋग्वेदात घुसडण्यात आले असावे दोन वेदांचे संकीर्ण व पुराणादाखल जे भाग आहेत त्यात पुरुषसुक्ताला स्थान आले ही गोष्ट सुचवीत की सुक्त अलीकडच्या काळात रसले असावेत तीन निरनिळ्या संहितांच्या कर्त्यांनी संहितेत पुरुषसुक्तातील श्लोक ग्रंथित करताना त्या स्वतःशी भर टाकण्यात त्या श्लोकातील काही भाग व काही शब्द वगळण्यात आणि त्या श्लोकांच्या नकली करण्यात इतके स्वातंत्र्य उपभोगले की त्यावरून असे दिसते की ते ग्रंथकार पुरुषसुक्ताला अगदी जुन्या काळचे काव्य म्हणून मान देत नसावेत पुरुषसुक्त हे अगदी जुन्या काळचे काव्य आहे अशी जर संहिताकारांची भावना असती तर त्यांनी ते सुक्त आपापल्या संहितेत जसेच्या तसे ग्रंथित केले असते पुरुषसुक्त हे ऋग्वेदातील अलीकडच्या काळात कुसळून दिलेला भाग आहे असे जे प्रोफेसर मॅक्सम्युलर व इतर विद्वान यांचे मत आहे त्याला वरील मुद्दे निर्णयात्मक पाठिंबा देतात चार पुरुषसुक्तातील भागही निरनिळया आकाराच्या आहेत हे लक्षात ठेवण्यासारखे आहे जो कोणी पुरुषुक्त वाचेल त्याला हे दिसून येईल की अकरा व बारा हे श्लोक वगळले तर इतर सर्व श्लोक वर्णनात्मक स्वरूपाचे आहेत अकरा व बारा हे श्लोक चार वर्णांची उत्पत्ती कशी झाली याचे स्पष्टीकरण करतात हे श्लोक प्रश्नोत्तराच्या स्वरूपात रचले आहेत येथे असा प्रश्न उद्भवतो की पूर्वीच्या श्लोकांचे वर्णनात्मक स्वरूप असताना ते स्वरूप बाजूला करून अकरा व बारा हे दोन श्लोक निराळ्या स्वरूपात प्राणअंतर स्वरूपात का रचले असावेत याचे असे स्पष्टीकरण दिसते कि सुक्त सुक्तकाराला या श्लोकात ठस्टसित रितीने नवीन विषय आणावायचा होता याचा अर्थ असा की पुरुष सुक्त हे अलिकडे रचण्यात आले आहे एवढेच नवेतर तर त्यातील अकरा व बारा हे श्लोक पुरुष सुक्तात काळ लोटल्यानंतर घुसडून देण्यात आले असावेत याबाबतीत काही टीकाकारांनी इथपर्यंत मजल मारली आहे की आपल्या जातीचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यासाठी ब्राह्मणांनी अकरा व बारा हे दोन श्लोक अगदी अलिकडे रचले व ते त्यांनी ऋग्वेदातील पुरुषसुक्तात घुसडून दिले पुरोहितांनी अशा प्रकारच्या घालघुसडी धार्मिक ग्रंथात केली आह सर्वश्रुत आह दि डोनेशन ऑफ कॉन्स्टन्टाईन स्यू डोईसिडो डिक्रीटस ही ख्रिश्चन पादऱ्यांनी केल घालघुसडीचे प्रसिद्ध उदाहरणे आह अशा प्रकारचे डॉप खेळण्याची हिंदुस्थानातील ब्राह्मणांना वावडे नाही विधवा स्त्रियांनी सती जावे असा ब्राह्मणांनी हिका धरला व या गोष्टीला ऋग्वदातून आधार काढण्यासाठी ऋग्वेदातील अग्रे या शब्दाला अग्न असे रुप ब्राह्मणांनी दिले ही हकीकत प्रोफेसर मॅक्समलोर यांनी स्पष्टपणे सांगितली आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या आमदान एक खटला चालू होता त्यातील वादीची बाजू खोटी असताना खरी करण्याच्या हेतूने आणि वादीच्या बाजूला उपयोगी पडतील असे पुरावे तयार करण्यासाठी ब्राह्मणांनी एक नवी स्मृती संस्कृत भाषेत तयार केली आहे हे विजित आहेच ही उदाहरणे लक्षात घेतली तर चातुर्वर्णाच्या व्यवस्थेला खुद्द वेदांचा आधार प्राप्त व्हावा या हेतूने ब्राह्मणांनी चौथा वर्ण अस्तित्वात आल्यानंतर बऱ्याच काळाने पुरुषसुक्ताला जरी नाही तरी त्यातील अकरा व बारा या श्लोकांना रचले असे म्हणले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे ना काही नाही पाच ब्राह्मण ग्रंथापूर्वी पुरुषसुक्त रचण्यात आले आहे काय हा प्रश्न पहिल्या प्रश्नापासून स्वतंत्र व वेगळा आहे ऋग्वेद ज्या काळात रचण्यात येत होता त्या शेवटल्या भागात पुरुषसुक्त कदाचित रचण्यात आले असले तरी पण जर ब्राह्मण ग्रंथाच्या अगोदर सर्व ऋग्वेद ग्रंथ तयार करण्यात आला असेल तर पुरुषसुक्त ब्राह्मण ग्रंथाच्या अगोदर रचण्यात आले असावे हे सिद्ध होते अशी परिस्थिती असल्यामुळे या प्रश्नांचा स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे वैदिक वाङ्मय कोणत्या क्रमाने रचण्यात आले त्याबद्दल प्रोफेसर मॅक्सम्युलर यांचे असे मत आहे की प्रथम वेद नंतर ब्राह्मण व त्यानंतर सूत्र ही रचण्यात आली हा क्रम जर मान्य केला तर असे ठरते की पुरुषसुक्त ब्राह्मण ग्रंथाच्या अगोदर रचण्यात आले असले पाहिजे पण प्रश्न असा उद्भवतो की प्रोफेसर मुलर यांचे वरील मत हे सर्वस्वी प्रमाणभूत म्हणून ग्राह्य मानले पाहिजे की काय ते तसे जर मानले तर त्यापासून पुढील दोन निष्कर्ष निघतात एक ऋग्वेदाच्या काळात चार वर्ण अस्तित्वात होते आणि शतपथ ब्राह्मण ग्रंथाच्या वेळी वर्ण तीन होते किंवा दोन शतपथ ब्राह्मणांमध्ये वर्णाबद्दलची संपूर्ण परंपरा व्यवस्थितपणे मांडलेली नाही वरील दोन्ही निष्कर्ष मूर्खपणाचे आहेत व ते त्याज्य मांडले पाहिजेत हे उघड आहे वरवर पाहिले तर पहिला निष्कर्ष मुळातच ठिसूळ आहे याचे कारण असे की वरणाच्या उत्क्रांतीचा सिद्धांत आपल्यापरीने परिपूर्ण आहे प्रोफेसर मॅक्सम्युलर यांचे मत जरी आपण सर्वस्वी भ्रमाणभूत मानले तर त्याचा अर्थ असा होत नाही की सर्व संहिता रचून तयार होण्याच्या अगोदर एकही ब्राह्मण ग्रंथ रचण्यात आला नाही उलट प्रोफेसर बेलवडकर व प्रोफेसर रानडे यांनी दाखविल्याप्रमाणे अशी शक्यता आहे की वैदिक वाङ्मयतील बरेच भाग एक एकमेकांशी संलग्न आहेत व म्हणून वेदाचा एखादा भाग प्रथम रचण्यात आला असावा वर सांगितलेली विचारसरणी बरोबर धरली तर एकेकाळी -एक तीन वरनं अस्तित्वात होते असा उल्लेख करणारा शतपथ ब्राह्मणातील व तैत्तरीय ब्राह्मणातील भाग ऋग्वेदातील पुरुषसुक्ताच्या अगोदर रचण्यात आला होता असे मानण्यात वास्तविकपणे कोणताही अडथळा वाटत नाही पुरुषसुक्ताची इतकी छाननी करून आपण कोणता निष्कर्ष काढू शकतो तो निष्कर्ष हा की पुरुषसुक्त ऋग्वेदात अगदी अलीकडच्या काळात घुसळून दिलेला भाग आहे आणि अशी वस्तुस्थिती असल्यामुळे आर्य समाजात अगदी प्रथमपासून चार वर्ण अस्तित्वात होते या सिद्धांताला त्या पुरुष पुरुत्सुक्ताला पुरावा म्हणून धरता येत नाही वर दिलेली विचारसरणी लक्षात घेतली तर कोणालाही असे दिसून येईल की शुद्रोत्पत्तीसंबंधी मी जे सिद्धांत मांडत आहे यामुळे या, या प्रकरणाच्या आरंभी सांगितल्याप्रमाणे कोणतेही वादग्रस्त प्रश्न उपस्थित होत नाहीत असे काही वादग्रस्त प्रश्न उपस्थित होत असतील तर ते पुरुष सुकतात जे काही सांगितले आहे ते सत्य व विश्वसनीय आहे अशी समजूत घेतल्यामुळे परंतु अशा प्रकारची समजूत करून घेणे हेच मुळी निरर्थक आहे म्हणून असा निष्कर्ष काढावयास मला मुळीच प्रत्यवाय दिसत नाही की एकेकाळी -एक आर्य समाजात तीन वर्ण अस्तित्वात होते आणि शूद्र दुसऱ्या वर्णाचे म्हणजे क्षत्रिय वर्णाचे होते